पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथा एकारण्यात एका सिंहाचे एक, एक दोडपे राहत होते सिंहिणीत एकदा दोन मुले झाली सिंह रोजच्या रोज पशूंना मारून सिंहिणीस आणून देत एकदा त्याला कुठेच काही मिळाले नाही हिंडता हिंडता संध्याकाळ झाली तो घरी येत असताना वाटेत त्याला कोल्ह्याचे एक पिल्लू दिसले ते लहानचे पिल्लू म्हणून सिंहाने त्याला हळूच आपल्या जबड्यात धरले आणि तो सिंहणी जवळ त्याला घेऊन आला आज भोजनाला काही आणलेले दिसत नाही सिंह म्हणाली प्रिये सिंह म्हणाला या कोल्ह्याच्या पिल्लाशिवाय मला आज काहीच मिळाले नाही हे लहान म्हणून आणि आपल्या वन्य म्हणून त्याला मी मारले नाही स्त्री ब्राह्मण संन्यासी आणि बालक यांना कधी मारू नये आणि आपण ज्याला विश्वास दिला आहे त्यांना आपला प्राण गेला तरी मारू नये तुला वाटले तर तू या पिल्लाला मारून खा उद्या सकाळी मी काहीतरी घेऊन येईन नाथ ती म्हणाली तुम्ही त्याला बालक म्हणून मारले नाही मग मी तरी त्याला माझे पोट भरण्यासाठी कसे मारू आपल्या प्राणांशी गाठा आली तरी वाईट कृत्य करू नये आणि आपले कर्तव्य कधी सोडू नये असा सनातन धर्म आहे हा माझा तिसरा मुलगा म्हणूनच राहील त्याप्रमाणे तिने त्याला आपल्या अंगावर पाजून वाढविले ती तीनही मुले परस्परांच्या जातीची कल्पना न येता एकत्र वाढली एकदा ते तिघेही अरण्यात भटकत असता एक रानहत्ती समोरून आला त्याला पाहून ते दोन सिंहांचे छावे रागावून त्याच्या अंगावर धावून जाऊ लागले पण तो कोल्ह्याचा पोर त्यांना म्हणाला अरे हत्ती हा तुमचा शत्रु आहे त्याच्या समोर जाऊ नका असे म्हणून तो धावत घरी गेला थोरला भाऊ पळाल्यामुळे उत्साहभंग होऊन ते दोघेही घरी गेले रणांगणावर उत्साहाने आणि धैर्याने उभे राहिले तर सर्व सैन्याला धीर पड़ येतो पण पळायला लागले तर सर्वच पळापळ होते म्हणून राजे लोक शूर उत्साही आणि बलवानी योद्ध्यांचा संग्रह करतात भयकडांना थारा देत नाहीत ते दोघे सिंहाते इच्छावे घरी आल्यावर बापाच्या समोर थोरल्या भावाची चेष्टा करीत आणि हसत म्हणू लागले याला जुरून हत्ते दिसतात हा पळत आलाम ते ऐकून कोल्ह्याचा पोर एकदम संतापला व डोळे लाल करून आणि भुवया चढवून त्या दोघांची निर्भत्सना करून कठोरपणाने कर त्यांना बोलू लागला तेव्हा सिद्धिणीने त्याला एका बाजूला नेले व ती म्हणाली मुलाम तू असे केव्हाही बोलू नकोस हे तुझे धाकटे भाऊ आहेत कोल्ह्याचा पोर जास्तच रागावून म्हणाला काय मी त्यांच्यापेक्षा रूपाने शौर्याने विद्येने अगर युक्तीने कमी आहे म्हणून त्यांनी माझी चेष्टा करावी त्यांना मी अवश्य शिक्षा करणार ते ऐकून सिंहणीला त्याचा जीवाची काळजी वाटून, ती मनातल्या मनात हसत त्याला म्हणाली मुला तू शूर आहेस सुंदर आहेस आणि तू विद्याभ्यासही चांगला केला आहेस पण तुझा जन्म ज्या जातीत झाला त्या जा जातीत था हत्तीला ठार मारण्याचा पराक्रम कोणी करू शकत नाही मी काय म्हणते ते नीट ऐक मुला तू खरोखर कोल्ह्याचा मुलगा आहेस दया येऊन मी तुला माझ्या दुधावर वाढविले ज्या माझ्या मुलांना तू कोल्हा आहेस ते नाही तोच तू इथून लवकर जा आणि तुझ्या जातीचे असतील त्यांच्यात जाऊन राहा कोल्ह्याचा पोर ते ऐकून हळूहळू तेथून निघून गेला गोष्ट संपवून राजा म्हणाला म्हणून तू ही कुंभार आहेस ते राजपुत्रांना माहीत नाही तो वरच येथून निघून जा नाहीतर लवकरच ते तुझी विटंबना करून तुला मारून टाकतील कुंभारही ते ऐकून तेथून निघून गेला गोष्ट संपून म्हणाला म्हणून मी म्हणतो की आधी ढोंग करून मग खरे सांगितल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला मूर्खासारखा तू बायकोकरिता असली गोष्ट करायला तयार झालास स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नये स्त्रीकरिता स्वतःच्या कुटुंबाचा त्याग केला स्वतःचे अर्धे आयुष्यही तिला दिले तरी तिने मला टाकून दिले कोण स्त्रीवर विश्वास ठेवी असे एक ब्राह्मण म्हणाला तसे हे आहे मगर म्हणाला हे कसे वानर म्हणाला आई